पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराबनी रुस्तुम लेखक साने गुरुजी, वाचक विद्या पाटील सोराबनी रुस्तुम मानुसकीचा धर्म गोड गोष्टींचा हा सहावा भाग यात चार गोष्टी आहेत पहिली गोष्ट जवळजवळ एक सत्यकथा आहे नावे गावे थोडी काल्पनिक दुसरी गोष्ट जपानी दंतकथेतील आहे माझ्या भाषेत माझ्या पद्धतीने ती मांडली आहे भाषांतर नाही कथासूत्र मात्र मूळचे तिसरी गोष्ट माझ्या एक थोर देवकाच्या गड्याने मला सांगितली त्या गड्याचे नाव साधू साधूला पुष्कळ गोष्टी आहेत मी त्या ऐकत असे त्याने सांगितलेली ही गोष्ट मला फार आवडली मी ती रंगवून खुलवून लिहून काढली चौथी गोष्ट फिरदोसी या प्रसिद्ध फारशी महाकवीच्या शहानामा येतील इंग्रजीत आर्नोल्ड या गोष्टीवर महाकाव्य लिहिले आहे ते माझ्या डोळ्यांसमोर होते साणे गुरुजी